बावीसावा अध्याय अंतर्गत प्रयोजन तत्वाचा विचार आरंभ आज एकादशी आहे श्रीवा संगणात बकुळीच्या झाडाखाली चांगल्याच ऐस पैस कट्ट्यावर वैष्णवजन कीर्तन करीत आहेत कुणी कुणी हा गौरांग हा नित्यानंद म्हणत मोठे श्वास भरत आहेत आमचे वृद्ध बाबाजी महाशय न जाणू कुठल्या भावात विभोर आहेत पाहता पाहता ते बिलकुल निस्तब्ध झाले आणि काही वेळानंतर हा रड़ू लगे हाईे रूप कुछ सनातन माझे दास गोस्वामी कुछ सहोदर कृष्ण राजटे सोड़े को वियोग दुख सहन करना करीता मी आज ही जीवित है मरे वाटत नहीं श्री राधाकुंडा ध्यान ही मेरा प्रतीत होते है होते माजे प्राण तड़पड़ रूप सनातन यांनी दर्शन देऊन माझ्या विकल प्राणांचे रक्षण करावे त्यांचा वियोग झाल्यावरही माझे नाहीत माझा धिकार आहे अंगणाच्या धुळीत लोळू लागले उपस्थित वैष्णव म्हणाले बाबाजी आपण शांत व्हा रूप रघुनाथ आपल्या हृदयातच आहेत श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू आपल्यासमोर नृत्य करीत आहेत ए, ए कुठे बाबाजी टुणकण उडी मारून उभे राहिले समोर चैतन्य महाप्रभू श्री नित्यानंद प्रभू श्री अद्वैत प्रभू श्री गदाधर आणि श्रीनिवास आदी भक्तजना करीत होते या दृश्यास पाहून ते म्हणाले धन्य मायापूर व्रजाचा शोक केवळ मायापुरातच दूर होतो दृश्य अर्थ अंतर्दान झाल्यावर ते खूप वेळापर्यंत नृत्य करीत राहिले नंतर शांत होऊन आपल्या कुटीत बसले बाबाजी नुकतेच बसले होते तितक्यात विजयकुमार आणि व्रजनाथाने त्यांच्या चरणांवर पडून प्रणाम केला त्यांना पाहून बाबाजी मोठे झाले आणि म्हणाले तुम्हाला दोघांनीही हात जोडीत विनयपूर्वक म्हटले प्रभू आपली कृपा हवी आपली कृपाच आमचे सर्वस्व आहे जन्मजन्मांतरीच्या संचित सुकृती राशीमुळेच आम्ही अनायासेच आपल्या चरणकमळी स्थान प्राप्त केले आहे आज एकादशी आहे आपल्या आज्ञेनुसार आम्ही निर्जल उपास ठेवून आपल्या दर्शनाकरिता आलो आहोत बाबाजी तुम्ही लोकधन्यवावस्था प्राप्त कराल विजयकुमार प्रभो भावावस्था कशाच म्हणतात आपण तर आम्हाला अजूनपर्यंत भावावस्थेच्या संबंधी काहीच सांगितले नाही सांगण्याची कृपा करा बाबाजी मी आतापर्यंत तुम्हा दोघांना साधनेच्या उपदेश दिला आहे साधन करता करता सिद्धावस्था येते त्या सिद्धावस्थेच्या प्रागभावच पूर्वाभासच भाव आहे श्री दशमुलात सिद्धावस्थेचे वर्णन अशा प्रकारे केले गेले आहे स्वरूपावस्थाने मधुर रस भावोदय इह ब्रजे राधा कृष्ण स्वजन जन भाव मृधिवहन परितीम जगत तुल संपत सुख हो। विलासाख्य विलासाखे तत्वे परम परिचर्या परिपक्वस्थेमध्ये जीव जेव्हा आपल्या स्वरूपात अवस्थित होतो तेव्हा लाधिणी शक्तीच्या प्रभावाने त्यात मधुर रसाचा भाव उदित होतो अर्थात त्याच्या हृदयात प्रजामध्ये श्री राधाकृष्णाच्या स्वजन परिजनांच्या अणुगत होण्याचा भाव उदित होतो क्रमशः जगात अतुल संपत सुख आणि विलासाख्या परमानंद तत्वाची सेवा देखील त्यास प्राप्त होते जीवास यापेक्षा अधिक कुठलाच लाभ होऊ शकत नाही या श्लोकात प्रयोजन रूप प्रेमावस्थेचे वर्णन आहे प्रेमावस्थेची प्रथमावस्थाचा भाव आहे प्रभु कीव कथ मिश्व मिर नर हरिभजन कुछशास्त्र चतुर अभे सकलम असकलम पराधम परिहरम हरेर नामान पिबती हरिदासो हरिजने अर्थात कृष्ण कोण आहेत मी कोण आहे हे चित अचित विश्व काय आहे या विषयींचे विवेचन करून हरिभजन परायण शास्त्र विषयात कुशल व्यक्ती अभेदाची आशा समस्त प्रकारचे धर्म आधर्म आणि अपराधांचे वर्जन करून सतसंघामध्ये राहून स्वतःच हरीचा दास समजत हरिनामानंद आस्वादन करतात हा दशमूल एक अपूर्व सुंदर संग्रह आहे श्रीमन महाप्रभूंच्या सर्व शिकवणुकी शिकवणी या दशमुलात घागरी सागराप्रमाणे भरलेल्या आहेत विजय श्री मी दशमुलाचे संक्षिप्त महात्म्य ऐकू इच्छितो बाबाजी श्रवण कर संसव्य दशमूलं वैहित्वा अविद्या अमयम जन भावपुष्टी तथा तुष्टी लभते संगतः अर्थात या दशमूलाचे सेवन केल्याने जीवाचा अविद्यारूपी रोग मुळासा मुळापासून दूर होतो आणि त्यानंतर तो जीव साधुसंघाद्वारे पुष्टी आणि तुष्टी लाभ करतो विजय प्रभो हा पूर्व दशमूल आम्हा सर्वांच्या गळ्याचा कंठाहार होव आम्ही प्रतिदिन या दशमुलाचा पाठ करून श्रीमण महाप्रभूच प्रणाम करू आता कृपया भावतत्वास विस्ताराने सांगावं विस्ताराने स्पष्ट करा बाबाजी जर प्रेमात सूर्य मानले तर प्रेमरूपी सूर्याचा अंश शुद्धसत्व विशेषरूप तत्वच भाव आहे शुद्धसत्व विशेष स्वरूपाचे स्वरूपच भावाचे स्वरूप लक्षण आहे भावाचे दुसरे नाव रती आहे भावास कुणी कुणी प्रेमांकूर देखील म्हणतात सर्व प्रकाशिका स्वरूपशक्तीच्या समन्वित लाधिनी वृत्ती मिलीित झाल्यावर त्यांच्या सार भाव म्हटले जाते समन्वित वृत्तीद्वारे वस्तूचे ज्ञान होते आणि लाधिनी वृत्तीद्वारे वस्तू आस्वादित होते कृष्णच परमवस्तू आहेत कृष्ण रूप परमवस्तू स्वरूपशक्तीच्या सर्व प्रकाशिका वृत्तीमुळे जाणता येते त्यांना जीवशक्तीच्या समन्वित वृत्तीने जाणता येऊ शकत नाही भगवंताच्या कृपेने अथवा भक्तांच्या कृपेने जेव्हा जीवाच्या हृदयात स्वरूप शक्तीचा आविर्भाव होतो तेव्हा जीवाच्या हृदयात स्वरूप शक्तीची समन्वित वृत्ती काम करते असे झाल्यावरच चितजगाचे ज्ञान प्रकाशित होते प्रकाशित होते चितजगाचे स्वरूपच शुद्धसत्व आहे माईक जगाचे स्वरूप सत्व र आणि तमगुणांनी सुलतत्व आहे या तीन जगाच्या अं ज्ञानासोबत या चितजगाच्या ज्ञानासोबत लादिणीचे सार मिलन झाल्यावर चितजगाचा मधुरा स्वाद उदित होतो तोच आस्वाद पूर्ण स्वरूपाने उदित झाल्यावर प्रेम म्हणविला जातो जर प्रेमात सूर्य मानले गेले तर भाव त्याचे किरण आहेत भावाच्या स्वरूपाचा हाच परिचय आहे भावाची विशेषता ही आहे की तो जीवाच्या हृदयास पवित्र करून अतिशय रसून अर्थात कोमल बनवतो रुची शब्दाने प्राप्ति अभिलाष अनुकूल्य अभिलाष आणि सौरध्य अभिलाशाचा बोध होतो भावाच प्रेमाचे प्रथम चित्र प्रथम चित्र म्हणता येईल शब्दाने चित्ताची आदरता कोमलता समजावी तंत्रामध्ये प्रेमाच्या अवस्थेत अल्पमात्रेमध्ये प्रकाशित होतात नित्यसिद्धांमध्ये भाव स्वत सिद्ध स्वतः सिद्ध असतो तोच भाव बद्धजीवांच्या मनोवृत्तीवर अभिर्भूत होऊन मनोवृत्तीच्या स्वरूपतेस प्राप्त होतो म्हणून स्वयंप्रकाशरूप असूनही प्रकाशाप्रमाणे अर्थात आधी नव्हता आता निर्माण झाला असाच भासतो बाबाचे स्वाभाविक कार्यच कृष्ण स्वरूप आणि कृष्ण लिलेच्या स्वरूपात प्रकाशित करणे आहे मनोवृत्तीच्या रूपात प्रकाशित होऊन राहूनही तो दुसऱ्या प्रकारच्या ज्ञानाद्वारे प्रकाशाच्या प्रमाणे भावधारण करीत असतो वास्तविक रती स्वयंआस्वादन स्वरूपा असते आणि तसे असूनही ती बद्धजीवणकरिता कृष्ण आणि कृष्ण लिला आस्वादनाच्या हेतुरूपात दिसून येते भाव भाव किती असतात? असतात. दोन साधनाभिविष भावच लक्षित होतो प्रसाद भाव विराळाच पाहावयास मिळतो ब्रजनात साधनाभिविनेश ज भाव कशाच म्हणतात बाबाजी वैधी आणि रागाणुगा मार्गाच्या भेदाने साधना भी भाव, भी, भाव सर्वप्रथम रुची उत्पन्न करतो पश्चात भगवंताप्रती आसक्ती आणि शेवटी रतीस उत्पन्न करतो पुराणात आणि नाट्यशास्त्रात रती आणि भावास एक मानले गेले असल्याने मी देखील दोघांना एकच मानत आहे मानतो आहे वैदी भक्ती साधना प्रथम रुची उत्पन्न करते परंतु साधन रुची होते ब्रजनाथ श्रीकृष्ण आणि कृष्ण भक्त प्रसादाचे भाव कशाच म्हणतात बाबाजी कुठल्याही प्रकारच्या साधना साधनाशिवाय जो भाव अकस्मात उदित होतो त्यास कृष्ण प्रसादज भाव वा कृष्ण कृष्णभक्त प्रसादज भाव म्हणतात ब्रजणात श्री कृष्ण प्रसाद भावाची व्याख्या करावी बाबाजी कृष्णप्रसाद कृपा तीन प्रकारचा असतो वाचिक आलोक दान आणि हात आणि हात्र कृष्ण कुण्या ब्राह्मणावर कृपा करताना म्हणाले हे द्विजेंद्र सर्वश्रेष्ठ मंगलास प्रदान करणारी पूर्णंदमयी अव्याभिचारिणी माझी भक्ती तुझ्यात उदित हो असे म्हणताच त्याच्या हृदयात वाचिक वाचिका ऋषी कृष्णा आज कृष्णाचे दर्शन करताच त्यांच्या हृदयात भाव उत्पन्न झाला हा कृष्ण कृपेचा कृपेचाच हा कृष्ण कृपेचाच प्रभाव होतो हे आलोक आलोकदा भावाचे उदाहरण आहे अंतकरणात जो प्रसाद उदित होतो त्याचे नाव हार्दभाव आहे हार्दभावाचे उदाहरण श्री शुक आदी भगवतभक्तांच्या जीवन चरित्रात प्राप्त करता येते श्रीमंत महाप्रभूंच्या अवतारात हे तिन्ही प्रसादज्य भाव अनेक स्थानी दिसून येतात श्रीमंत महाप्रभूज पाहून असंख्य लोकांमध्ये भावोदय झाला होता जगाई मधाई आदींनी वाचक प्रसादज भाव प्राप्त केला होता जीव गोस्वामींनी आदींनी आंतरप्रसादज भाव प्राप्त केला होता ब्रजनात तद भक्त भक्तप्रसादाचे भाव कशाच म्हणतात बाबाजी श्री नारद मुंच्या कृपेने श्री नारद मुंच्या कृपेने ध्रुव आणि प्रल्हादात्री शी रूप सनातन आदी पार्श्वदांच्या कृपेने असंख्य लोकांच्या हृदयात भक्तीचे भाव उदित झाले होते विजय भावोदय होण्याची लक्षणे कोणती बाबाजी भावोदय झाल्यावर साधकात शांती क्षमा अव्यर्थ कालत्व विरक्ती मानशून्यता आशाबंध उत्कंठ नाम रुची कृष्णाच्या गुणगाणात रुची आणि कृष्णाच्या दिला स्थळांमध्ये प्रीती हे सर्व लक्षणे दिसू लागतात विजय शांती कशाच म्हणावी क्षाती कशाच मनावी बाबाजी क्रोध अथवा कारण उपस्थित झाल्यावरही शांत राहण्यास शांती म्हणा म्हणतात शांतीस क्षमा म्हणता येऊ शकेल विजय अर्थक अव्यर्थ अव्यर्थ कालत्व कशाच म्हणतात बाबाजी समय व्यर्थ जाऊ नये म्हणून निरंतर हरिभजना तत्पर राहण्याचे नाव अव्यर्थ काल आहे विजय विरक्तीचे तात्पर्य सांगावे बाबाजी विषय सुखांप्रती इंद्रियांच्या विजय ज्या लोकांनी वेश घेतला आहे ते स्वतःच विरक्त म्हणू शकतात की नाही बाबाजी वेश हे एक लौकिक व्यापार आहे हृदयात भाव उदित झाल्यावर चित जगाप्रती प्रबळ रूपात रुची उत्प होते आणि जड जगताप्रती जी रुची होते ती हळूहळू कमी होत जाते तथा शेवटी जेव्हा भा भावपूर्ण रूपात प्रकाशित होतो तेव्हा जडरुची देखील शून्यप्राय होते याचेच नाव विरक्ती आहे विरक्ती प्राप्त झाल्यानंतर आपल्या आवश्यकताच कमी करण्याच्या उद्देशाने जे वैष्णव वेष घेतात त्यांना विरक्त वैष्णव म्हटले जाते जे लोक भाव उदय होण्याच्या पूर्वीच घेतात त्यांचा वेष अवैध आहे अर्थात तो वेष वेष नसतोच श्रीमन महाप्रभूंनी छोट्या दंड देताना जगास ही शिकवण दिली आहे विजयकुमार मानशून्यता कशाच म्हणतात बाबाजी रूप उच्च पद उच्च जाती आणि उच्च कुळ आदींमुळे अभिमान निर्माण होतो त्यांच्या यांच्या वर्तमान राहण्यानेही ज्यांना अभिमान होत नाही ते मानशून्य आहेत पद्मपुराणात मानशून्यतेचे मोठे सुंदर उदाहरण आहे एक मोठे प्रतिभाशाली सम्राट होते मोठे मोठे राज्य त्यांच्या आधीन होते परंतु सौभाग्यवश राज्याच्या हृदयात कृष्ण राजाच्या हृदयात कृष्ण भक्ती, भक्ती उदित झाली ते आपल्या विराटेश्वर आणि सम्राट पदाचा अभिमान सोडून शत्रूच्या नगरात माधुक माधुकरी भिक्षेद्वारे आपला जीवन निर्वाह करू लागले ब्राह्मण आणि शत्रू सर्वांना नमस्कार करू लागले विजय अशा आशा संबंध आशा बंध म्हणतात बाबाजी कृष्ण माझ्यावर अवश्यच कृपा करतील अशा प्रकारे दृढ विश्वासासोबत भजन विश्वासासोबत भजनात मन लावण्याचे नाव आशाबंद आहे विजय उत्कंठा कशाच म्हणतात बाबाजी आपल्या मनोरथाच्या प्राप्तीकरिता अत्यंतिक लोभ असल्यावर त्यास उत्कंठा म्हणतात विजय नामकीर्तनात रुची कशाच म्हणतात बाबाजी जितक्या प्रकारची भजने आहेत त्या सर्वात श्री नामभजनच सर्वश्रेष्ठ आहे या विश्वासा सोबत निरंतर हरिणाम घेण्यास नामकिर्तनात रुची म्हणता येईल म्हणता येते श्री, श्री रुची होणे परमश्रेयाच्या प्राप्तीची किल्ली आहे नामतवा संबंधी दुसऱ्या दिवशी समजून घेऊ समजून घे विजय कृष्णाच्या गुणगाणात आसक्ती कशाच म्हणतात बाबाजी श्री कृष्ण कर्णामृतात म्हटले आहे मधुरं माधुर्यादपी मधुरमथाम किमपी केपलिस कितीही वेळा ऐकले तरी तृप्ती होत नाही आणि अधिक ऐकण्याची इच्छा होते आसक्ती वाढत जाते विजय कृष्णाच्या लिलास्थळांमध्ये प्रीती कशी होते बाबाजी जेव्हा कुणी भक्तन श्री नवदीपाची परिक्रमा करतात तेव्हा ते विचारतात हे धामवासी नो आमच्या प्राणप्रिय प्रभूंचा जन्म कोठे झाला होता महाप्रभूंचे कीर्तन मंडळ कुठल्या मार्गाने गेले होते कृपा करून हेही सांगावे की प्रभूंनी गोपांसोबत कुठल्या स्थानी पूर्वाह पु, लीला केली होती धामवासी उत्तर देतात हे स्थान जेथे आम्ही आहोत श्री मायापूर आहे समोर तुलसी काननाने वेढलेले जे उंच स्थान दिसत आहे तेथे श्रीमंत महाप्रभूंचा जन्म झाला होता पहा हे गंगानगर सिमोलिया गादीगाछा मजीदा आदी ग्राम आहेत याज ग्रामातून श्रीमंत महाप्रभूंचे सर्वप्रथम संकिर्तन मंडळ निघाले होते गौडवासियांच्या मुखातून प्रेमाने अशा मधुर गोष्टी ऐकून त्यांच्या शरीरावर रोमांच उठतात हृदय आनंदाने गदगद होऊन जाते तथा नेत्रातून अश्रूबिंदू झरू लागतात अशा प्रकारे ते महाप्रभूंच्या सर्व लीलास्थळांची परिक्रमा करतात यालाच तदवसती स्थळे प्रीती अर्थात भगवत लिला स्थळांमध्ये प्रीती म्हणतात ब्रजनात जेथे अशा प्रकारचे भाव दिसून येतात तेथे काय असे समजावे की त्या व्यक्तीमध्ये कृष्णाच्या प्रति रती उदित झाली आहे बाबाजी नाही सरळ रूपात जे भाव उदित होतात त्याचेच नाव रती आहे असे भाव दुसऱ्या जागी लक्षित झाल्यावरही त्यास रती म्हटले जात नाही त्यास दुःखदायी वाटू लागली त्याने कोठून तरी ऐकले की भगवन नामाचे उच्चारण केल्याने ती मुक्ती अत्यंत सहजच सुलभ होते आजामिळ आदींनी भगवन नामाचे उच्चारण करून मोठ्या सहजपणे मुक्ती प्राप्त केली आहे हे ऐकून तो मोठा आनंदी झाला आणि नामाच्या मुक्ती देण्याच्या शक्तीचे स्मरण करीत सहजच मुक्ती मिळेल म्हणून आनंदाने येथे या मुक्तीकामी साधकाद्वारे उच्चारित नाम शुद्ध नाम नाही आणि त्याचा तो भाव कृष्णरती शुद्ध भाव नाही कारण कृष्णाप्रती त्याचा सरळ भाव नाही याचे त्याचे मूळ उद्देश मुक्ती प्राप्त करणे आहे कृष्णप्रेम नाही त्याच्याद्वारे उच्चारित नाम नामाभास आहे तथा त्याचा भाव भावाभास आहे याचे उदाहरण कुणी भोगाची कामना करणारी व्यक्ती दुर्गा देवीची पूजा करून वरम देही धनमदेही आदी प्रार्थना करतो आणि दुर्गा देवी प्रसन्न होऊन माझी मनोकामना शीघ्रच पूर्ण करेल असा विचार करत रडत रडत देवी समोर हा दुर्गे म्हणत येथे त्या व्यक्तीचे रडणे आणि पडणे आदींमध्ये जो भाव दिसून येतो तो शुद्ध भाव तो भाव शुद्ध नाही उलट कुठे कुठे तो भावाभास आणि कुठे कुठे तो कुभाव म्हणविला जातो शुद्ध कृष्ण भजनाशिवाय भाव उदित होत भाव उदय होत नाही कृष्णाच्या संबंधी भावासही कुभाव किंवा भावा भावाभासच म्हणता येईल जर त्याचे उद्दिष्ट भोग वा मोक्ष असेल तर मायावादाने दूषित हृदय कसल्याही प्रकारे प्रकारचे भाव उत्पन्न होत या त्या सर्व भावास कुभावच म्हटले जाईल अशी व्यक्ती जरी सात प्रहरापर्यंत अचेतन पडून राहिली तरी देखील तरी देखील त्यास भाव म्हणता येणार नाही हाय समस्त प्रकारच्या कामनातून मुक्त आणि परममुक्त जनदेखील ज्याचे निरंतर अनुसंधान करतात आणि अत्यंत भजनशील व्यक्तीसही कृष्ण ज्यास परमगोप्य असल्याने सहजच देत नाहीत ती भगवतरथी शुद्ध भक्तीशून्य आणि भोगमोक्षाची कामना रूपी चिखलाने भरलेल्या हृदयात कशी काय होऊ शकेल शकते ब्रजनात प्रभो अनेक स्थळी असे पाहिले जाते की विशय भोग आणि मुक्ती कम मुक्तिकामीच्या शरीरात हरिणाम संकीर्तन करता करता पूर्वोक्त भावांची लक्षण समूहे उदित होतात त्यांना काय म्हणावे बाबाजी अशा लोकांमध्ये भावाच्या बाह्य लक्षणास पाहून केवळ मूर्ख लोकच आश्चर्य प्रकट करतात परंतु जे लोक भावतत्वास नीट समजतात ते अशा भावास रत्याभास म्हणतात आणि यापासून सर्वदा दूर राहतात विजय हा रत्याभास किती प्रकारचा असतो बाबाजी रत्याभास दोन प्रकारचा प्रतिबिंब रत्याभास आणि छाया रत्याभास विजय प्रतिबिंब रत्याभास कशाच म्हणतात बाबाजी जे लोक मुक्तीची कामना ठेवतात ते असा विचार करतात की ब्रह्मज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही परंतु ब्रह्मज्ञानाची साधना मोठी कठीण आणि कष्टदायीनी आहे अशा दशेत जर केवळ हरिणाम केल्यानेच ती मुक्ती प्राप्त होईल तर अत्यंत सहजपणे आणि विनायासच ब्रम्हज्ञान प्राप्त होईल असा विचार करून कष्ट सहन केल्याशिवाय मुक्ती प्राप्त करण्याच्या आशेने परमानंदीत होऊन त्यांच्या शरीरात अश्रुपुलक आदी विकारांचे आभास मात्र उदित होतात अशा अश्रुपुलकादी भाविकारास प्रतिबिंबाभास म्हणतात ब्रजनात याच प्रतिबिंब का म्हटले गेले आहे बाबाजी विषयभोग आणि मोक्ष प्राप्त करण्यास जर सौभाग्याने कधी सत्संग प्राप्त होतो तर तेही भगवन नाम कीर्तन आदी करू लागतात आणि त्यावेळी शुद्ध भक्तांच्या हृदय आकाशात उदित भाव चंद्राचा काही ना काही आभास त्या मुक्तीविपासूनच्या हृदयातही उदित होतो याचेच नाव प्रतिबिंब आहे भोग आणि मोक्षाची इच्छा करणाऱ्यांच्या हृदयात शुद्ध भाव कदापि उदित होत नाही शुद्ध भक्तांचा भाव पाहून त्यांचा भावाभास उदित होतो या भावाभासाचे नाव प्रतिभ प्रतिबिंबाभास आहे प्रतिबिंब भावाभास नाम अपराधच म्हणावे लागेल ब्रजनात छाया भावाभासाचे स्वरूप सांगा बाबाजी आत्मतवापासून अपरिचित सरळ कनिष्ठ भक्तजनांची भगवतप्रिय क्रिया काल देश आणि पात्र संघाने रतीच्या लक्षणा समान शुद्र कौतुल आणि दुःख हारिणी छाया उदित होते रत्याभास म्हणतात भक्ती काही मर्यादेपर्यंत शुद्ध असूनही दृढ होत नाही त्याच वेळेसच हा रत्याभास उदित होतो जे काहीही असो हा छाया भावाभास अनेक सु सुकृतींच्या प्रभावानेच उत्पन्न होतो कारण छाया भावाभास सत्संगाद्वारे शुद्ध होऊन क्रमश्वार ठेवावे कि हा भावाभास कितीही उत्तम असला तरी शुद्ध वैष्णवाप्रती अपराध झाल्यावर कृष्ण पक्षाच्या चंद्राप्रमाणे हळूहळू क्षीण होऊन जातो भावाभासाची तर गोष्टच काय शुद्ध भाव कृष्ण भक्तांच्या प्रती अपराध झाल्यावर क्रमशः तिरोहित होतो अस असप्रतिष्ठित होऊन जातो अथवा स्वत ईश्वर असल्याचा अभिमान आणतो म्हणून कोठे कोठे नृत्य करता करता नवीन भक्तजनांमध्ये मुक्तीपक्षीय ईश्वर भाव उदित होताना पाहिला जातो नवीन भक्तगणच विचार केल्याशिवाय मुमुक्षींचा मुक्ति कामींचा संग करतात त्यामुळे त्यांच्यात हे सर्व उपत्र उपस्थित होतात या नवीन भक्तांनी भक्तांनी मोमुक्षू व्यक्तींच्या संघाचा सावधानतेने परित्या केला पाहिजे कधी कधी असे पाहिले जाते की कुणा व्यक्तीत अकस्मात भावउदित होतो याचे समाधान अशा प्रकारे करावे की त्या व्यक्तीने पूर्वजन्मी खूपसे साधन केले आहे परंतु आत्तापर्यंत नाना प्रकारच्या विघ्नबाधांमुळे त्याच्या पूर्वजन्मीच्या सुसाधनांचे फळ प्राप्त सफळ उत्पन्न होऊ शकले नाहीत परंतु बाधा दूर होताच अकस्मात त्यांच्या हृदयात शुद्ध कदी -कदी भाव उदित झाला कधी कधी कृष्णाच्या अहेतुकी कृपेने असा श्रेष्ठ भाव अकस्मात उत्पन्न होतो या भावास श्रीकृष्ण प्रसादच भाव म्हणता येऊ योशक, शकते खरा भाव प्रकाशित झाल्यावरही भावुकाच्या आचरणात काही काही दोषासारखे परिलक्षित झाल्यावरही त्याच्याप्रती दोषबुद्धी करू नये अर्थात त्यात दोषारोपण करू नये कारण भाव उदित झाल्यावर याविषयी दोन प्रकारे विचार करायला हवा करायला हवा महापुरुष भक्तांकडून संयोग वर्ष एक पाप कार्य घडले ते त्याच्यात कधीही स्थायी रूपात राहू शकत नाही अथवा पूर्वजन्मीचे काही काही पापाभास आहेत जे भाव मुदित झाल्यावरही अजून पूर्णपणे नष्ट होऊ शकले नाहीत आता शीघ्रच नष्ट होणार आहेत असा विचार करून भक्तजनांच्या यश येतम दोषांकडे लक्ष देऊ नये अशा जर दोष पाहिले तर नाम होईल नृसिंह पुराणात अशा दोषांकडे लक्ष देण्यास निषेध केला आहे भगवती च हरावण कदाचित चंद्र अर्थात ज्या प्रकारे चंद्र शशांकयुक्त असूनही कधी अंधकाराने झाकुळला जात नाही त्याचप्रकारे भगवान श्रीहरींच्या प्रती अनन्य भावाने युक्त मानव अतिशय दुराचारी असूनही शोभा प्राप्त करतो या उपदेशाने असे समजू नये की भक्तजन निरंतर पापच करीत असतात खरे हे आहे की भक्तिनिष्ठा उत्पन्न झाल्यावर नाही परंतु जोपर्यंत शरीर वर्तमान राहते तोपर्यंत घटनावशत अकस्मात एखादी पापकर्म घडून जाते परंतु तो अनन्य भक्त आपल्या भजन प्रभावाने त्या पापास तत्क्षणी अशा प्रकारे जाळून टाकतो जशी ज्वलंत आग कापसाच्या छोट्याशा ढिगाला जाळून टाकते आणि भविष्यात तो सावधान होतो ज्या योग्य पुन्हा पाप घडू नये अनन्य भक्ती उदित झाल्यावर समस्त प्रकारची असे समजावे कारण भक्तिक्रियेसोबत वारंवार जाणून बुजून पाप करणे नामापराध आहे जो भक्तिवृत्तीस मुळापासून उकडून फेकतो भक्तजन या अपराधापासून खूपच लांब राहतात हदती स्वभावत रती निरंतर उत्तरोतर उत्तर अभिलाषमयी असल्याने अशांत स्वभावयुक्त उष्ण आणि प्रबळ आनंदमयी असते तथा संचारी भावरूप उष्णता ओकुन कुणसुद्धा कोटी चंद्रापेक्षा चंद्रांपेक्षा सुशीतल आणि अमृतमयी स्वादयुक्त असते ब्रजनाथ आणि विजयकुमार भावतत्वाची व्याख्या ऐकून खूपच चकित झाले आणि भावात मग्न होऊन गप्प बसले काही वेळानंतर म्हणाले प्रभो आपण आमच्या दग्ध हृदयात उपदेशामृताची प्रबळ रूपात वर्षा करून प्रेमाचा पूर आणला आहे आता आम्ही काय करावे कुठे जावे काही समजत नाही ब्राह्मण कुळात जन्म होण्याचा प्रचूर अभिमान आहे दिनतेचा हृदयात सर्वदा अभाव आहे अशा दशेत आमच्याकरिता भावाची प्राप्ती होणे खूप दूरची गोष्ट आहे तेव्हा एकमात्र केवळ हाच भरवसा आहे की आपण मोठे प्रेममय आणि दयाळू आहात एक प्रदान केल्याने आम्ही कृत्यकृत्य कृतकृत्य कृत्य होऊन जाऊ आपल्यासोबत आमचा जो परमार्थिक संबंध स्थापित झाला आहे तोच आमच्या आशेचे एकमात्र स्थळ आहे आम्ही अतिशय दिनहीन आणि अकिंचन आहोत आम्ही आणि आम्ही भगवत पार्षद आणि परमदयाळू आहात आणि तुम्ही भगवत पार्श्वद आणि परम दयाळू आहात कृपा करून आम्हास आमच्या कर्तव्याविषयी उपदेश प्रदान करावा माझी तर अशी इच्छा होत आहे की मी याच क्षणी घरदार सोडून आपल्या चरण दास होऊन येथे विजय कुमार योग्य संधी पाहून म्हणाले प्रभो ब्रजनात अजून बालक आहे त्यांची माता त्यांना गृहस्थ करू इच्छित आहे परंतु त्यांची अशी इच्छा नाही कृपा करून याविषयी काय करावे आज्ञा द्यावी बाबाजी तुम्ही लोक कृष्णाचे कृपा पात्र आहात आपल्या संसाराला कृष्णाचा संसार बनून कृष्णाची सेवा करा आमच्या महाप्रभूंनी जगाची शिकवण दिली आहे जगाने त्याच शिकवणीवर अवलंब अंमल करावा जगात दोन प्रकारे राहून भगवतभजन करता येते गृहस्थ राहून अथवा गृहत्याग करून जोपर्यंत गृहत्यागाचा अधिकार होत नाही तोपर्यंत मनुष्यात गृहस्थ राहूनच कृष्ण सेवा करायस हवी करावयास महाप्रभूंनी आपल्या प्रकट लिलेमध्ये पहिल्या चोवीस वर्षापर्यंत ज्या लिला केल्या आहेत त्या गृहस्थ वैष्णवांकरिता आदर्श आणि अंतिम चोवीस वर्षापर्यंत ज्या लिला केल्या आहेत त्या गृहत्याकरिता आदर्श आहेत गृहस्थ वैष्णव महाप्रभूंच्या गृहस्थ जीवनास लक्ष मानून आपले आचरण निश्चित करतील माझ्या मते तुम्हीही तेच करावे असे समजू नका की गृहस्थाश्रमात कृष्णप्रेमाची पराकष्ठा प्राप्त करता येत नाही महाप्रभूंचे अधिकांश कृपा पात्र तर गृहस्थच होते ज्यांच्या करिता गृहत्यागी वैष्णव देखील प्रार्थना करीत होते रात्र खूप झाली होती विजय आणि ब्रजना दोघांनीही अन्य वैष्णवांसोबत हरि गुणकाण करीत करीत शिवासंगणात संपूर्ण रात्र घालविली प्रांतकाळी शौचादिक्रिया आटोपून गंगा स्नान केल्यानंतर गुरुदेव आणि वैष्णवास तंडवत प्रणाम केला पुन्हा संकीर्तनानंतर महाप्रसाद सेवा करून सेवा करून तृतीय प्रहरी घरी परत विजय कुमारने आपल्या बहिणीस बोलावून म्हंटले तू ब्रजनाथाच्या विवाहाची तयारी कर हा विवाह करेल मी काही करता, मोद, मोद जाता विवाहाची मी संपन्न करीन मी उद्याच हरिनाथाला येथे पाठवून देईल तो येथे राहून सर्व व्यवस्था करेल ब्रजनाथाच्या आईला आणि आजीला जणू काही पृथ्वीचे राज्यच मिळाले त्या खूप आनंदित झाल्या त्यांनी विजयकुमारला नवीन वस्त्रे आधी देऊन निरोप दिला बावीसावा अध्याय समाप्त